सूर्यपुत्र लोकमान्य लोकमान्यांच्या आयुष्यातली वादळं लोकमान्यांच्या आयुष्यात अनेक वादळ आली पण त्यांना आणि देशवासियांना चटका लावून जाणारी काही थोडी होती त्यात एक होतं टिळकागरकर वाद हे दोघं कॉलेजच्या दिवसांपासूनचे मित्र दोघांचेही ध्येय एकच सार्वजनिक कार्य आणि जनहिताची तळमळ पण दोघेही रेल्वेच्या रुळांसारखे समांतर धावणारे एकमेकांशी केवळ ध्येयाने एकजीव मनाने एकजीव मैत्रीने एकजीव अंतिम उद्दिष्टांच्या दृष्टीनेही एकजीव पण ध्येय मार्गाच्या बाबतीत मात्र कायम दुरावा ठेवून धावले लोकमान्य बी ए झाले आणि आगरकर एम एले दोघांनीही आपापल्या घरच्यांना खूप पगाराच्या नोकऱ्या करून घरी बक्क पैसा येणार नसल्याची कल्पना दिलेली होती दोघांनी आपापल्या घरच्यांना खूप पगाराच्या नोकऱ्या करून घरी भक्कळ पैसा येणार नसल्याची कल्पना दिलेली होती हलाहलाचे अनेक प्याले पचवलेले स्वतला कठोर मनाचा हलाहलाचे अनेक प्याले पचवलेले स्वतला कठोर मनाचा ही उपाधी स्वतःच लावून घेणारे लोकमान्य आगरकरांचे परममित्र आगरकर गेले तेव्हा दोन दिवस त्यांच्या डोळ्यातलं पाणी खळलं नव्हतं एवढंच नवे, तर आगरकरांचं निधन झाल्यावर पुढे कधीतरी त्यांच्या वाड्यात जायची वेळ आली तेव्हा त्यांनी आगरकरांच्या आठवणी आपल्याला वेदना देतात या सबबीवर आपल्या भाच्याला पाठवलं आगरकरांचं चरित्र लिहिण्याची त्यांना कुणीतरी विनंती केली तेव्हा ते म्हणाले हो खरं तर आगरकरांचा अंतरंग त्याच्या सगळ्या छटा जेवढ्या मी जाणतो तेवढं आगरकरांना कोणीच ओळखत नाही पण लोकमान्यांच्या मंडाले शिक्षेमुळे ते राहून गेलं खरं रणांगणात आपला रणांगणात आपला लंगडा पाय कसा नाचवायचा या विद्येत आगरकरांसारखं दुसरं कुणीही नाही असं लोकमान्यांचं आगरकरांबद्दल मत होत दोघांचे वाद हे कॉलेजपासून चालू होते लोकमान्य सोहळं नेसून जेवणाऱ्यांचा एक क्लब होता त्यात जेवायला जायचे लोकमान्य सोहळं नेसून जेवणाऱ्यांचा एक क्लब होता त्याच जेवायला जायचे आणि आगरकर या सर्व रूढींच्या टोकाच्या विरोधात होते लोकमान्य जेवायला निघाले की आगरकर त्यांची टिंगल करीत ते धुतलंय का असं विचारत। सोहळं हे सुद्धा धुवून स्वच्छ ठेवलेलं असावं या बाबतीत ते आगरकरांचे सहमत होते पण रेशीम कापसापेक्षा उष्ण असतं त्यामुळे त्यावर जंतू कचरा राहत नाही पण ते महाग असल्यामुळे रोज रोज धुवून फाडणं रोज रोज धुवून फाडणंही सामान्यांना परवडत नाही असं उत्तर लोकमान्यांकडून येईल आणि तुमचे ब्रिटिश लोक जेवताना कपडे बदलतात त्याचं काय असा प्रतिप्रश्न आगरकरांना विचारित असत लोकमान्यांचं मत जुन्या रुढीच्या मुळांशी जाऊन लोकमान्यांचं मत जुन्या रूढींच्या मुळाशी जाऊन त्यातलं चांगलं उद्दिष्ट शोधण्याकडे असे वर्गावर शिकवून शिक्षकांच्या खोलीत आलं की त्यांचे वाच वर्गावर शिकवून शिक्षकांचा खोलीत आलं की त्यांचे वाद सुरू होत लोकमान्यांचा आवाज दणदणीत त्यामुळे त्या साध्या वादालाही रणांगणाचं स्वरूप येत असे दोघेही आपला मुद्दा सोडत नसत आणि एकमेकांना हट्टी म्हणायची संधी हातची जाऊ देत नसत शिक्षण संपल्यावर शेवटी दोघ जण एक दिवस निवांत बसले आगरकरांनी जाहीर केलं आधी आपलं घर स्वच्छ करायचं मग दार लोकमान्य म्हणाले आधी दार दिसतं इंग्रज आले आहेत ते घर करायला आपण त्यांना बाहेर काढू मग घर स्वच्छ करू आगरकर म्हणाले आपापलं घर स्वच्छ केलं की के आपोआप देश स्वच्छ होईल लोकमान्याने विचारलं एखादा घर नसलेला माणूस तुमच्याकडे आला आणि मला घरच नाही तर मी काय करू असं म्हणाला तर आगरकर म्हणाले तो अंधविश्वास ती प्रेतांची विटंबना त्या आगगाडी समोर नारळ फोडणं हे सगळं आधी घालवायला पाहिजे लोकमान्य म्हणाले हे सगळं करा पण सबुरीने धर्म भोळा समाज एकदम बदलत नाही अशा वादावादीनंतर शेवटी शिक्षणाच्या पवित्र कार्यावर दोघांनीही एकत्र यायचे ठरवून समेट झाला आणि त्यातूनच शाळा काढण्याचं ठरलं न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना हा त्याचाच परिपाक निबंध मालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या मनात खूप काळापासून शाळा काढायचा विचार घोळत होता पण त्यांना तसे समविचारी कोणी भेटत नव्हते लोकमान्य आणि आगरकरांना जेव्हा शास्त्री बुवांचे विचार कळले तेव्हा ते दोघे जाऊन तेव्हा ते दोघे त्यांना जाऊन भेटले शास्त्री बुवांना मोठा आनंद झाला आणि एक जानेवारी अठराशे ऐंशी या दिवशी शाळा चालू करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला त्याप्रमाणे या दिवशी समारंभपूर्वक यथाविधी शाळा सुरू झाली पण प्रत्यक्ष कामकाज दोन तारखेपासून सुरू झालं पहिल्या दिवशी पटावरची संख्या एकशे पन्नास होती पण त्यावेळी पण त्यावेळी एकोणीस विद्यार्थी हजर राहिले शाळेच्या सुरुवातीला शिक्षकांमध्ये वासुदेव शास्त्री खरे नंदर्गीकर शास्त्री वामनराव आपटे माधवराव दाम माधवराव नामजोशी कृष्णराव कृष्णराव मांडे मुळे आणि हरिकृष्ण दामले होते सर्वांनाच सार्वजनिक कार्याची आवड होती शाळा सुरुवातीला बुधवार पेठेत दादा भरली। दोन दोन गेली। स्वतंत्र इमारतीची लवकरच स्वतंत्र इमारतीची गरज भासू लागली पहिल्या पाच वर्षात विद्यार्थ्यांची संख्या दोन हजारावर गेली पाचच वर्षात फर्ग्युसन कॉलेज सुरू करावं लागलं पाच वर्षात फर्ग्युसन कॉलेज सुरू करावं लागलं इतकी शाळा लोकप्रिय झाली शंकर शेठ स्कॉलरशिप लागली त्यामुळे कॉलेज काढण्याचे वारे चालकांच्या हे कॉलेज गदरेवाड्यातच सुरू झालं पण लवकरच मोठी जागा लागणार हे सभासदांना दिसायला लागलं आणि चतुशृंगीच्या मैदानावर हल्लं म्हणजे आताच फर्ग्युसन कॉलेज एकीकडे शाळा सुरू केली आणि पुढच्याच वर्षी या चळवळ्या सभासदांना वर्तमानत्र का आणि पुढल्याच वर्षी या चळवळ्या सभासदांना वर्तमानपत्र काढण्यासाठी हात शिवशिवायला लागले विष्णू शास्त्री आगरकर यांना लेखणी चालवायचं चा कस होतच चा? त्यामुळे केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे निघाली ही दोन वृत्तपत्रे निघाली त्यांचा जन्म एक जानेवारी अठराशे एक्क्याऐंशीचा त्यासाठी छापखान्याची जरूर होती एक छापखाना केशव बल्ला साठे यांच्याकडे घाण पडला होता तेच सामान यांनी विकत घेतलं चोवीसशे रुपयात हप्तेबंदीने सर्व मंडळींनी आपल्या खांद्यांवरून सर्व सामान एका रात्रीत गदरेवाड्यावर आणून टाकलं त्याचं नामकरण आर्यभूषण असं करण्यात आलं अशा धरेने पुढील काळात वाद अशा धरेने पुढील काळात वादळ निर्माण करणारा केसरी अशा तऱ्हेने पुढील काळात वादळ निर्माण करणार अश्या तऱ्हेने पुढील काळात वादळ निर्माण करणारा केसरी सुरू झाला केसरीवरचा प्रसिद्ध श्लोक वासुदेव शास्त्री खरे यांनी सुचवला केसरी नाव विष्णू शास्त्री यांच्या कल्पनेतून साकारला गजाली श्रेष्ठा या निबिड कांतार जठरी मदानधाक्षा मित्रा क्षणभरीही वास्तव्य न करी गुरुतर शिला भेदुनी करी भ्रमाने आहे रे गिरी कुहरी हा निद्रित हरी इंग्रजांनी खालसा करून संस्थानिकांना आपल्या ताब्यात घेतलेला तो काळा होता इंग्रजांचे एजंट होतेच पण कारभार देशी लोकांकडे होता हे देशी दिवाण राजवाड्यापासून खाजगीपर्यंत मुक्तपणे ढवळाढवळ धवल करत हातीसत्ताही भरपूर त्यामुळे केसरीने या लोकांचे कारनामे उघडकीस आणायला सुरुवात केली यातूनच पुढच्याच वर्षी उपजलं कोल्हापूर प्रकरण हा त्यांच्या वृत्तपत्रीय अनुभवाचा पहिला धडा होता